श्रीमद भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय बावीसावा भिन्न भिन्न ग्रहांची स्थिती आणि गतीचे वर्णन परीक्षिताने विचारले आपण जे सांगितलेत की जरी भगवान सूर्य सूर्यराशीकडे जात असताना मेरू पर्वत आणि ध्रुवाला उजवीकडे ठेवून जातो असे वाटले तरी खरे पाहता त्याची गती उजवीकडे असत नाही हे आम्ही कसे जाणावे श्री शुक म्हणाले जसे कुंभाराच्या फिरत असणाऱ्या चाकावर बसून त्याच्याबरोबर फिरणारी मुंगी इत्यादींची गती त्याच्यापेक्षा वेगळी असते कारण ती वेगवेगळ्या वेळी त्या चक्राच्या निरनिराळ्या जागी असते त्याचप्रमाणे नक्षत्र आणि राशी यांच्यामुळे कळणारे कालसूत चक्र ध्रुव आणि मेरूला उजव्या बाजूला ठेवून फिरत असले तरी त्यांच्याबरोबर त्यांच्या आश्रयाने फिरणाऱ्या सूर्य इत्यादी ग्रहांची गती वास्तविक त्यापेक्षा वेगळीच आहे कारण ते वेगवेगळ्या वेळी निरनिराळ्या राशी आणि नक्षत्रांमध्ये दिसतात वेद आणि विद्वान लोक सुद्धा ज्यांची गती जाणण्यासाठी उत्सुक असतात ते साक्षात आदिपुरुष भगवान नारायणच लोकांचे कल्याण आणि कर्मांच्या शुद्धीसाठी आपले वेदमय स्वरूप जो काळ त्याला बारा महिन्यात विभागून व संत इत्यादि सहा ऋतू में यथायोग्य गुण प्रकट करतात। या लोकी वर्णाश्रम धर्मां अनुसरण करे पुरुष तीन वेदा प्रतिपादन के लहान मोठ्या कर्मांधने आदि पुरुषा श्रद्धापूर्वक आराधना करूं सुलभते ने परमपद प्राप्त करता भगवान सूर्य सर्व लोक आत्मा है तो पृथ्वी आणि जीव लोकाच्या मध्यभागी असलेल्या आकाश मंडळात कालचक्राप्रमाणे राहून बारा महिन्यांचा उपभोग घेतो महिने हे संवत्सराचे अवयव आहेत आणि मेष इत्यादी राशींच्या नावाने प्रसिद्ध आहेत यापैकी प्रत्येक महिमा प्रत्येक महिना चांद्रमानाने शुक्ल आणि कृष्ण अशा दोन पंधरवड्यांचा पितृमानाने एक रात्र आणि एक दिवसाचा तसेच सौरमानाने सव्वादो नक्षत्रांचा सांगितला जातो जेवढ्या काळात सूर्य या संवत्सराचा एकष्ठांश भाग उपभोगतो तेवढ्या भागाला ऋतू असे म्हणतात आकाशात भगवान सूर्याचा जेवढा मार्ग आहे त्याच्या निम्मा तो जेवढ्या वेळात पार करतो त्याला एक अयन असे म्हणतात तसेच जितक्या वेळात तो आपल्या मंद तीव्र आणि समान गतीने स्वर्ग आणि सहित संपूर्ण आकाशाला प्रदक्षिणा घालतो त्याला अवांतर भेदाने संवत्सर परिवत्सर इडावत्सर अनुवत्सर आणि वत्सर असे म्हणतात त्याचप्रमाणे सूर्याच्या किरणांपासून एक लाख योजनेवर चंद्र आहे त्याची चाल फार वेगाची आहे म्हणून तो सर्व नक्षत्रांच्या पुढे असतो तो सूर्याचा एक वर्षाचा मार्ग एक महिन्यात एक महिन्याचा मार्ग सव्वा दोन दिवसात आणि एक पंधरवड्याचा मार्ग एकाच दिवसात चालून जातो हा कृष्ण पक्षात क्षीण होत जाणाऱ्या कलांनी पितरांचे आणि शुक्ल पक्षात वाढत जाणाऱ्या कलांनी देवतांचे दिवस रात्र असे विभाग करतो तसेच तीस तीस मुहूर्तांमध्ये एक एक नक्षत्र पार करतो अन्नमय आणि अमृतमय असल्या कारणाने हाच सर्व जीवांचा प्राण आणि जीवन आहे हा जो सोळा कलानीयुक्त मनोमय अन्नमय अमृतमय पुरुष स्वरूप भगवान चंद्र आहे तोच देवता पितर मनुष्य भूत पशु पक्षी सरपटणारे प्राणी वृक्ष इत्यादी सर्व प्राण्यांच्या प्राणांचे पोषण करतो म्हणून त्याला सर्वमय असे म्हणतात चंद्राच्या तीन लाख योजनेवर अभिजितासह अठ्ठावीस नक्षत्रे आहेत भगवंतानी यांना कालचक्रामध्ये गोले आहे ही मेरूच्या उजव्या बाजूनेच फिरतात याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला शुक्र दिसतो हा सूर्याचा शीघ्र मंद आणि समान गतीनुसार त्याच्याप्रमाणेच कधी पुढे कधी मागे कधी बरोबरीने राहून चालतो हा पाऊस पाडणारा ग्रह आहे म्हणून लोकांना साधारणतः नेहमीच अनुकूल असतो या गति वो जसे अनुमान निकते कि हा पउस अड़वना ग्रह शांत करतो। शुक्रा गतिप्रमा बुधा की ही गति है चंद्राचा हा पुत्र शुक्रापासून दोन लाख योजने वरिया बाजूला है हा साधारणतः मंगलकारक है परंतु जेव सूर गतिलंघन करू जो फार मोट्या प्रमाणा वाद पउसि दुष्का भीति की सूचना दी याच्या दोन लाख योजने वरच्या बाजूला मंगल आहे वक्रगतीने चालला नाही तर तो एकेका राशीत तीन तीन पंधरवडे राहतो आणि बारा राशींना पार करतो हा अशुभ ग्रह आहे आणि सर्वसाधारणप्रमाणे अमंगलाचा सूचक आहे याच्या वरच्या बाजूला दोन लाख योजने अंतावर भगवान बृहस्पती आहे हा वक्रगतीने चालला नाही तर एकेका राशीत एकेक -एक वर्ष राहतो हा विशेष करून ब्राह्मण वर्गाला अनुकूल असतो बृहस्पतीच्या दोन लाख योजने योजनेवरच्या बाजूला शनी दृष्टीस पडतो हा तीस तीस महिनेपर्यंत एकेका राशीत राहतो म्हणून याला सर्व राशी पार करून जाण्यास तीस वर्षे लागतात हा बहुदा सर्वांना पीडादायक असतो याच्यावरील बाजूला अकरा लाख योजने अंतरावर कश्यप इत्यादी सप्तरशी दृष्टीस पडतात हे सर्व लोकांसाठी मंगलकामना करीत भगवान विष्णूंचे परमपद असणाऱ्या ध्रुव लोकाची प्रदक्षिणा करतात श्रीमद्भागवते महापुराणे पारमहियां संहितायां पंचमस्कंधे ज्योतिशक्रवर्णनेवांशोध्याय श्रीकृष्णापणमस्तु हरए नम